श्रीमद भागवत महापुराण चतुर्थस्कंध अध्याय चौथा सती चा अग्नी प्रवेश। मैत्रे मत एवे बोलून भगवान शंकर स्तब्ध बसले पाले कि दक्षाक जाऊ दिवं जा मनाई केल्याने दोनों बाबतीत सती प्राणत्याग करना की शक्यता है इक सती एक बंधुजन पढ़ा जाच्छे ने बाहर यही तर कधी भगवान शंकर रुष्ट होतील या शंकेने परत फिरत असे अशा प्रकारे कोणताही एक निर्णय घेऊ न शकल्याने तिची मनस्थिती द्विधा झाली बंधुजनांना भेटण्याच्या इच्छेत बाधा आल्याने ती अतिशय विमनस्क झाली स्वजनांच्या स्नेहाने तिचे हृदय भरून आले आणि डोळ्यात अश्रू येऊन अत्यंत व्याकुळ होऊन ती रडू लागली तिचे शरीर थरथर कापू लागले आणि ती पुरुषोत्तम भगवान शंकरांच्याकडे अशी रागाने पाहू लागली की जणू त्यांना भस्म करून टाकेल शोक आणि क्रोधाने तिचे चित्त बेचैन करून टाकले स्त्री स्वभावा स्वभावानुसार तिची बुद्धी चालेनाशी झाली ज्यांनी प्रेमाने आपले अर्ध अंगतीला दिले होते त्या सत्पुरुषांना प्रिय असलेल्या भगवान शंकरांना सोडून सुस्कारे टाकीत ती आपल्या माता पित्यांच्या घरी निघाली सती तावा तावाने एकटीच निघालेली पाहून श्री महादेवांचे मनोगत ओळखून मणिमान मद इत्यादी हजारो शिवगणनंदीला पुढे घालून आणि यक्षांना बरोबर घेऊन मोठ्या वेगाने निर्भयपणाने तिच्या पाठोपाठ निघाले त्याने सतीला नंदीवर बैसवले मैना चेंडू आरसा आणि कमळ या मनोरंजनाच्या वस्तू तिला दिल्या शुभ्रछत्र चामरे, माळ इत्यादी राजचिन्हेबरोबर घेतली आणि नगारे शंख बासरी इत्यादी वाद्ये वाजवत ते तिच्याबरोबर चालू लागले नंतर सती यज्ञमंडपात पोहोचली तेथे मंत्रपठण करणाऱ्या ब्राह्मणांच्या मोठ्याने मंत्र म्हणण्याची जणू स्पर्धा लागली होती सगळीकडे ब्रह्मर्षी आणि देव विराजमान झाले होते तसेच इकडे तिकडे माती लाकूड लोखंड सोने यांची पात्रे व दर्भासने हरिणाचने इत्यादी आसने होती तेथे पोहोचल्यावर पित्याने सतीची अवहेलना केली हे पाहून यज्ञकर्त्या दक्षाच्या भीतीने सतीची माता आणि बहिणींशिवाय दुसऱ्या कोणीही तिचा आदर केला नाही तिची माता आणि बहिणी यांनी मात्र प्रेमाने सद्गदित होऊन सतीला आदराने मिठ्या मारल्या परंतु पित्याकडून अनादर झाल्यामुळे सतीने बहिणींनी केलेला कुशल प्रश्न सहित प्रेमपूर्ण वार्तालाप माता आणि मावशा यांनी सन्मानपूर्वक दिलेला भेटी तसे सुंदर आसन इत्यादींचा स्वीकार केला नाही सर्व लोकेश्वरी देवी सतीचा तर यज्ञपंडपात अनादर झालेला होताच तिला असेही दिसले की त्या यज्ञात भगवान शंकरांच्यासाठी यज्ञभाग न देऊन तिच्या वडिलांनी त्यांचा अपमान केलेला आहे पाहून तिच्या अंगाचा तिळपापड झाला यावेळी असे वाटत होते की ती आपल्या रागाने संपूर्ण कर्मार्गाच्या अभ्यासामुळे गर्व झालेल्या दक्ष शंकरांचा द्वेष करीत आहे असे पाहून भूतगण त्याला मारण्यासाठी उद्युक्त झाले तेव्हा सतींने त्यांना आपल्या प्रभावाने आवरले आणि सर्वांच्या समक्ष अडखळणाऱ्या शब्दात ती पित्याची निर्भत्सना करू लगली श्रीदेवी संंकरा को सर्व देह धारण करना प्रिय आत्मा है प्रिय नहीं कि प्राणाशी वैर नहीं ती सर्वं कारण और सर्वरूप है विरोध करना अपनेशिवा दुसरा कोण है द्विजर आपके लोक दुसर गुणा ही दोष पहत परंतु कोणी साधू पुरुष असर थोड़ाशा गुणना ही मोठे समझता श्रेष्ठ होत आप अशा महापुरुष दोष दिल्ली दुष्ट लोग या शवरूप जड़ शरीराला आत्मा मानून ईर्षे ने नेहमी महापुरुषा कर आश्चर्य नहीं कारण महापुरुष त्यांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत परंतु त्यांच्या चरणांची धूळच अशांचा हा अपराध सहन न करून त्यांचे तेज नष्ट करते म्हणून असे कार्य त्या दुष्ट पुरुषांनाच शोभून दिसते ज्यांचे शिव हे दोन अक्षरी नाव प्रसंगवशात एकदा जरी मुखातून निघाले तरी ते मनुष्याचे सर्व पाप तत्काळ नष्ट करते आणि अहो ज्यांच्या आज्ञेचे कोणीच उल्लंघन करू शकत नाही त्या पवित्र कीर्ती मंगलमय भगवान शंकरांचाच अमंगल असे तुम्ही द्वेष करीत आहात अहो महापुरुषांचे मनरूपी मधुकर ब्रह्मानंदमय रसाचे पान करण्याच्या इच्छेने ज्यांच्या चरणकमलाचे नित्यसेवन करतात आणि ज्यांचे चरणारविंद सकामपुरुषांना त्यांचे इष्टभोगही देतात त्या विश्वबंधू भगवान शिवांशी आपण वैर आहात ते केवळ नावाचे शिव आहेत वास्तविक ते अशिव अमंगळ आहेत ही गोष्ट आपल्याशिवाय दुसरे कोणी मानत नाही नाहीतर जे भगवान शिव स्मशान भूमीतील प्रीतांच्या मुणक्यांच्या माळा चितेवरील भस्म आणि हाडे अंगावर घालून आस्ताव्यस्त जटा पसरून भीतपिशाच्या बरोबर स्मशानात निवास करतात त्यांच्याच चरणावरून पडलेल्या निर्माल्य ब्रह्मदेव आदी देवांनी आपल्या शिरावर का धारण केले असते जर बेताल माणूस धर्म मर्यादांचे रक्षण करणाऱ्या आपल्या पूजनीय स्वामींची निंदा करेल आणि आपल्यात त्याला दंड देण्याची शक्ती नसेल तर त्याने कान बंद करून तेथून निघून जावे आणि शक्ती असेल तर त्याला ताकदीने पकडून ती बकवास करणारी अमंगळ दुष्टजीप छाटून टाकावी किंबहुना आपले प्राण सुद्धा द्यावे हा धर्म आहे आपण भगवान नीलकंठांचे निंदा करणारे आहात म्हणून आपल्यापासून उत्पन्न झालेले हे शरीर मी आता ठेवू इच्छित नाही चुकून जरी एखादी अयोग्य वस्तू खाल्ली गेली तर उकारी करून ती काढून टाकल्यामुळेच मनुष्याची शुद्धी होते असे म्हटले जाते जो महामुनी नेहमी आपल्या स्वरूपातच रममाण झालेला असतो त्याला वेदांची विधिनिषेधमय वाक्येमुळेच लागू होत नाहीत जसा देव आणि मनुष्यांच्या राहण्याच्या नियमांमध्ये फरक असतो तसाच ज्ञानी व अज्ञानी यांच्या व्यवहारात फरक असतो यासाठी आपल्याच धर्माप्रमाणे वागणाऱ्यानेही दुसऱ्याच्या मार्गाची निंदा करू नये प्रवृत्ती म्हणजे यज्ञयाग इत्यादी आणि निवृत्ती म्हणजे श्रमदम इत्यादी अशी दोन्ही प्रकारची कर्मयोग्य आहेत वेदांमध्ये त्यांचे रागी आणि विरागी असे दोन प्रकारचे वेगवेगळे अधिकारी सांगितले आहेत ती कर्मे परस्पर, विरोधी असल्या कारणाने दोन्ही प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान एकाच वेळी एकाच पुरुषाकडून होणे शक्य नाही भगवान शंकर तर परब्रह्म परमात्मा आहेत त्यांना या दोन्हींपैकी कोणतेच कर्म करण्याची आवश्यकता नाही तात आमचे ऐश्वर अव्यक्त आहे आत्मज्ञानी महापुरुषच त्याचे सेवन करू शकतात आपल्याजवळ ते ऐश्वर नाही आणि यज्ञातील अन्नाने तृप्त होऊन प्राणप्रोषण करणारे यज्ञशाळातील कर्मठ त्यांची प्रशंसा करीत नाहीत आपण भगवान शंकरांचा अपराध करणारे आहात म्हणून आपल्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या निंद्य देहाला ठेवून मी काय करू आपल्यासारख्या दुर्जनांशी संबंध असल्याची मला लाज वाटते जो महापुरुषांचा अपराध करतो त्याच्यापासून होणाऱ्या जन्माचाही धिक्कार असो ज्यावेळी भगवान शिव आपल्याशी माझा संबंध दाखविताना थट्टेने मला दाक्षायणी म्हणजे दक्षकुमारी या नावाने पुकारतील तेव्हा थट्टेऐवजी मला ते लज्जास्पद वाटेल आणि खेद होईल म्हणून त्यागोदरच मी आपल्या अंगापासून उत्पन्न झालेल्या या शवतुल्य देहाचा त्याग करेन मैत्रे म्हणतात हे शत्रुंजय विदुरा त्या यज्ञपंडपात दक्षाला एवे बोलून सतीने मौन स्वीकार उत्तर दिशेकडे ती बसली पिवले वस्त्र परिधान के योग मार्ग प्रविट्टी तिने आसन स्थिर करून प्राणायामाने प्राण और अपाना एक रूप करा स्थिर के लिए नर उदान उदानवायूला नाभीचक्रातून वर आणून हळूहळू बुद्धीसह हृदयात स्थापन केले त्यानंतर पूज्य सतीने त्या हृदयस्थित वायूला कंठमार्गाने भ्रुकुटींच्या मध्ये आणले अशा प्रकारे ज्या शरीराला महापुरुषांना सुद्धा पूजनीय भगवान शंकराने कित्येक वेळा मोठ्या आदराने आपल्या मांडीवर बसविले होते त्याचा दक्षावरील रागाने त्याग करण्याच्या इच्छेने महामनस्वनी सतीने आपल्या संपूर्ण अंगामध्ये वायू आणि अग्नीची धारणा केली आपले पती जगद्गुरु भगवान शंकरांच्या चरणकमल चिंतन करीत सतीने इतर विचार सोडून दिले यामुळे सर्वथा निर्दोष असलेल्या तिचे शरीर ताबडतो योगाग्नीने जळून गेले त्यावेळी तेथे आलेल्या देव ऋषी आदींनी जेव्हा हे महान आश्चर्य पाहिले तेव्हा आकाशात आणि पृथ्वीवर सगळीकडे हाहागार माजला ते म्हणू लागले हरी रे दु दुर्वर्तनाने रागावून महादेवांच्या प्राणप्रिय स्थितीने प्राणत्याग केला पाहा सर्व चराचर जीव या दक्ष प्रजापतीचीच संताने आहेत तरी सुद्धा याने केवढे दुष्कर्म केले याची कन्या शुद्ध हृदया सती नेहमी पात्र होती परंतु याने तिचा अनादर केल्यामुळे तिने प्राणांचा त्याग केला हा फारच अहंकारी आणि ब्रह्मद्रोही असल्याने याची सगळीकडे मोठी अपकिर्ती होईल जेव्हा याची कन्या याने केलेल्या अपराधामुळे प्राणत्याग कराव्यास तयार झाली तेव्हा सुद्धा शंकरांचा द्रोह करणाऱ्या याने तिला अडवले नाही ज्यावेळी सर्वजण लोक असे बोलत होते त्याच वेळी शंकरांचे गण सतीचा हा अद्भुत प्राणत्याग पाहून शस्त्रास्त्रे घेऊन दक्षाला मारण्यासाठी उठून उभे राहिले त्यांच्या आक्रमणाचा आवेश पाहून भगवान भ्रुगूंनी यज्ञात विघ्न उत्पन्न करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी अपरतम रक्ष उच्चारण करी दक्षिणाग्नी मध्ये आहुती दिली आहुती टाकताच यज्ञकंडातून रुभु नावाचे हजारु तेजस्वी देव प्रकट आपल्या तप प्रभावाने चंद्रलोक प्राप्त केला होता त्या ब्रम्हतेजसंपन्न देवताने जगळत्या लाकडांनी जेव्हा आक्रमण केले तेव्हा सर्व गुह्यक आणि प्रमथ गण पळाले इतिमद्भागवते महापुराणे पारमशिया संहितायां चतुर्थस्कंधे सतीदेहोत्सर्गो नाम चतोध्याणमस्तु हरये नमः